बाय बाय बाय बाय काही वाटत का नाही जीवाला जवळ तर येऊन पडत मग आपण येईल बघा हा नाही सावलातपणा सुटकायची माहिती बोलावं लागतं बघ तुला बोलावं तुम्ही ऐकू का नाही वळखून राग कशा पाहिजे एकमेकांची हा का खेळायची का तू रे असं वागायचं जातेच मी कशी गाण्या माझ्या हात नाही तोड कसं सांगावं तुम्हाला तुम्ही हस्ता का तुम्ही हस्ता का घाला सरा दूर माझ्यापासून होता ये तू पाच तोडाची आई झाली तरी नव्या नवरी तारखी इतकं जेवाण बोलत सफायचं नाही ऑक्सिजन असं वाटत काम धंदा सोडावा आणि शिवस राह तुझ्या पाठीस बसावी लागला आणि म्हणता येतो आज उत्सा हात धरला तरी इतके आडावं तुमच्या तुम्ही बघितलं ते काय बीती आपल्याकडे कोण येते बघायला आणि समज बघितली तर म्हणतील काळीत नाही टाकायची आपला पोरा सोडा वा आणि वागायसाठी अगोव्यानं मोडतो असलो तरी आपली मन पोरा फोरा वाईल असं लई झालं बरं का चला इतकी मला भरी नाही बरं अगबर का सांगते ऐका हो पाके में साखी परी मुझ जीव में काजावा जी जी जी जी ले जूं जी कह ले डाग दू लखनी जमाव ना ल घरली कयाही छाया तिनी जावी ज्यों सा आता हे काय करता तुम्हाला काय करायचं आम्ही नाही सांगायचं आमची एक नव माणूस येणार आमचं हे गोकुण पुस्तक जाणार नाही बाबा आज मंगळवार आहे उपाय झाला तुझ्या उपासाची आणि नव्हता नाही काय की पोरांची आता उपासा आईच्या आईपणाला शोभा नाहीये मग ऊन जाऊ तुझ्या मनात साखर पाच भावात एक बन लिखर काय चाललंय ना शाबुनि अगो बाई पार्वते लई तिच्या आठवण झाली पाहिजे की मुद्दामच झाले काय भाऊजी म्हणून कसं काय चाललंय दिसत नाही तुझ आज तू मला भेटा या होगाई कसं काय तुमचा फरपंच चालतो का हे काय आपल्या हातात आहे बेवाच जेव्हा नाही म्हटलं तरी पदार पडणार असते हो राहिलं पाहिजे आपल्याला भाऊजी काही आधीच मुलं बोलली तर राग नाही ना येणार पाच मुलं आहे तुम्ही बरं छाटा देवाच्या दही आता साव तू पोटाय छान छान आपल्या टेक्यात अन्न धान्यापेक्षा मुंदऱ्यांची आणि पोरांची फायदा तर जास्त ये ये का झालं बर का डोक्यावरून पाणी गेलं काय कामाली तर उद्या अग्या संसारातून चांगली राहील का बराय खर येऊ शकत काम करून हा तुला वाटा परपंच चालवायला तर तुझा खेळ येत नाही ना इतका एक नोकरी तू थोडं उघडलं आता काय तू उपाय काढला पाहिजे उपाशी अर्ध कुठे हवं लागेल मग आम्ही काय केलं हे हाल सुखलेला सरपू कुटुंबीचा